ते सुद्धा स्वस्थपणे बसून भगवंतांचा सन्मान करीत स्मितहा्यपूर्वक म्हणाले देवा, श्री महादेव म्हणाले देवाधि देवा आपण विश्वव्यापी जगदीश्वर तसेच जगतस्वरूप आहात सर्व चराचर पदार्थांचे मूळ कारण ईश्वर आणि आत्मा सुद्धा आपणच आहात या जगताचे आधी आणि अंत आणि मध्य ज्यांच्यापासून होतात परंतु ज्या अविनाशी स्वरूपाला आदी मध्य अंत नाही ज्यांच्यामध्ये द्रष्टा दृश्य भोगता भोग्य असे भेद नाहीत ते सत्य चिन्मा तर ब्रह्म आपणच आहात कल्याण इच्छणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आसक्ती सोडून तसेच सर्व कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांची सराधना करतात आपण अमृत स्वरूप सर्व प्राकृत गुणांपासून रहीत शोकाच्या सावलीपासून सुद्धा दूर स्वतः परिपूर्ण ब्रम्म आहात आपण केवळ आनंद स्वरूप आणि निर्विकार आहात आपल्यापासून वेगळे असे काही नाही परंतु आपण सर्वांपासून वेगळे आहात आपण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे परमकारण आहात आपण सर्व जीवांच्या शुभाशुभ कर्मांचे फळ देणारे आहात परंतु ही गोष्ट सुद्धा जीवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते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 यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताना गुणांमुळे भेद आहे असे वाटते प्रभू काही जण आपल्याला ब्रह्म समजतात तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात तसेज कोणी आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर मानतात तर काही विमला उत्कर्षिणी ज्ञाना क्रिया योगा प्रभ्वी सत्या ईशाना आणि अनुग्रहा या नऊ शक्तींनी युक्त परमपुरुष मानतात तर दुसरे काही जण स्वतंत्र अविनाशी महापुरुष मानतात प्रभू मी ब्रम्हदेव आणि मरीची इत्यादी ऋषी जे सत्वगुणी सृष्टीतील आहेत ते सुद्धा आपण बनवलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाही तर ज्यांचे चित्त मायेने मोहित आहे असे नेहमी रजोगुणी आणि तमोगुणी कर्म करणारे असूर आणि मनुष्य ते रहस्य काय जाणणार प्रभू आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात म्हणून वायूप्रमाणे आकाशात अदृश्य राहून सुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता तसे त्यांची कार्ये स्थिती जन्म नाश प्राण्यांचे कर्म तसे संसाराचे बंध मोक्ष हे सर्व जाणता आपण गुणांचा स्वीकार करून लिला करण्यासाठी पुष्कळचे अवतार घेता ते मी पाहिले आहेतच आता मी आपण घेतलेला स्त्री रूप अवतार पाहू इच्छितो ज्याच्याद्वारे दैत्यानं मोहित करून आपण देवतांना अमृत पाजले ते रूप पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत आम्हाला ते पाहण्याची उत्कंठा आहे श्री शुक म्हणतात जेव्हा शंकरांनी भगवान विष्णूंना अशी प्रार्थना केली तेव्हा गूढपणे हसून श्री भगवान शंकरांना म्हणाले ज्यावेळी अमृत कलश दैत्यांच्या हाती गेला होता तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहण्यासाठी मी ते स्त्री रूप धारण केले होते हे महादेवा आपण ते पाहू इच्छिता म्हणून मी आपल्याला ते रूप दाखवीन परंतु ते रूप कामी पुरुषांना विशेष आवडणारे असून कामभावना उत्तेजित करणारे आहे श्री शुक असे बोलता बोलताच भगवान तेथेच अंतर्दान पावले आणि भगवान शंकर पार्वतीसह चोहीकडे पाहत तेथेच बसून राहिले इतक्यात त्यांना एक उपवन दिसले त्यामध्ये रंगीबेरंगी फुले आणि लांसर पालवी असलेले वृक्ष होते त्या उपवनात एक सुंदर स्त्री चेंडू जमिनीवर आपटून खेळत होती तिने रेशमी पैठणी परिधान केलेली असून तिच्यावर कमटपट्टा शोभत होता चेंडू जमिनीवर आपटून आणि नंतर उडी मारून पकडल्याने तिचे स्तन आणि त्यावरील त्या हार हालत होते त्यावेळी वाटत होते कि जणू त्यांचा भारानी मोडू शकणारी बारीक कंबर प्रत्येक पावलागणीत सावरील ती आपली पालवीसारखी तांबूसुकुमार पावले टाकीत ता आहे उसळणारा चेंडू जेव्हा इकडे तिकडे पडत असे तेव्हा ती झेप घेऊन तो अडवीत असे त्यामुळे तिचे भिरभिरणारे आकर्ण नेत्र थोडेसे त्रासल्यासारखे होत असत कानातील कुंडलांचे तेज तिच्या गालांवर झगमगत होते आणि काळेभोर केस त्यांच्यावर भुरभुरत होते त्यामुळे तिचा चेहरा अधिकच शोभत होता जेव्हा तिची पैठणी ढळत असे आणि वेणीतील केस सुटत असत तेव्हा सुकुमार अशा डाव्या हाताने ती ते सावरित असे आणि उजव्या हाताने चेंडू जमिनीवर आपटत असे अशा रीतीने सर्व जगाला आपल्या लीलेने भुलवीत असे चेंडूने खेळता खेळता किंचित लाजत स्मितहास्य करून तिरप्या नजरेने तिने शंकरांकडे बघितले अशा तिला पाहताच शिव स्वतला विसरले मोहिनीकडे निरखून पाहता पाहता तिच्या कटाक्षनी इतके बेभान झाले की त्यांना स्वतःची शुद्ध राहिली नाही मग जवळ बसलेल्या पार्वतीचे आणि गणाचे तरी भान कोठून असणार एकदा मोहिनीच्या चे हातातून चेंडू उसळी मारून थोडासा लांब गेला ती सुद्धा त्याच्या पाठीमागे धावली त्यावेळी शंकर पाहत असतानाच वाऱ्याने तिची सळसळणारी साडी कमरपट्ट्यासह वर उडाली मोहिनीचे अंग अत्यंत सुंदर आणि नयनमनोमोर नयन मनोहर होते जेथे दृष्टी पडेल तेथे मन गुंतत असे मोहिनी सुद्धा आपल्यावर आसक्त आहे असे वाटून शंकर तिच्याकडे अत्यंत आकर्षित झाले तिने त्यांचा विवेक हिरावून घेतला तिच्या हावभावानी ते कामातूर झाले आणि पार्वतीसमोर असतानाच लज्जा सोडून ते तिच्या गेले शंकर आपल्याकडे येत असलेले पाहून वस्त्र ढळलेली ती अत्यंत लज्जित झाली ते एका झाडाडून दुसऱ्या झाडाड जाऊन लपत होती आणि हसत होती परंतु एके एक ती थी थांबत नसे भगवान शंकरांचे मन त्यांच्या आधीन राहिले नाही ते कामोवश झाले म्हणून हत्ती, हत्ती पाठी पाठीमागे धावत जातो त्याप्रमाणे तिच्या मागेमागे ते धावू लागले वेगाने धावत जाऊन त्यांनी तिचा पाठलाग केला आणि तिची वेणी पकडली आणि तिची इच्छा नसतानाही तिला बाहुपाशात पकडले हत्ती हत्रिणीला आलिंगन देतो तसे भगवान शंकरांनी तिला आलिंगन दिले इकडे तिकडे सरकून निसटण्याचा तिने प्रयत्न केला तेव्हा तिचे केस विस्कटले हे राजा वास्तविक ती सुंदरी म्हणजे भगवंतांनी रचलेली मायाच होती म्हणून तिने शंकरांच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवले आणि ती वेगाने पळून गेली शंकर सुद्धा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या भगवान विष्णूंच्या मागे मागे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 कारण भगवंतांच्या शक्तीचा अंत कोणानं लागणार आहे भगवंतांनी पाहिले की भगवान शंकरांना या गोष्टीचा खेद किंवा लज्जा वाटली नाही तेव्हा ते पुरुष शरीर धारण करून पुन्हा प्रगट झाले आणि मोठ्या प्रसन्नतेने श्रीभगवान म्हणाले हे देवाधि देवा माझ्या स्त्रीरूपी मायेने पूर्णपणे मोहित होऊन सुद्धा आपण आपल्या मूळ रूपात राहिलात ही मोठी आनंदाची गोष्ट आहे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 म्हणून माझी इच्छा असल्याखेरीज ती रोजो गुण इत्यादींची उत्पत्ती करू शकत नाहीत श्री शुक म्हणतात परीक्षिता अशा प्रकारे भगवान विष्णूंनी भगवान शंकरांचा गौरव केला तेव्हा त्यांचा निरोप घेऊन आणि त्यांना प्रदक्षिणा घालून ते आपल्या गणांसह कैलासाकडे निघून गेले हे राजा भगवान शंकरांनी स्तुती करणाऱ्या मोठमोठ्या ऋषींच्या सभेमध्ये पार्वतीला प्रेमाने विष्णू रूपाच्या